सूर्यपुत्र लोकमान्य कायदेपंडित लोकमान्यांचा कायद्याचा अभ्यास दांडगा होता हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे हिंदू लॉचाही अभ्यास दांडगा होता त्यामुळे त्यांच्या वाड्यावर त्यांचे कायदेविषयक सल्ले घेण्यासाठी दूरदूरच्या गावाहून येणाऱ्या लोकांचा सतत राबता असे सर्व सल्ले फुकट परत त्यांनी आल्यासरशी जेऊनच जायचं भारतभरचे लोक त्यांच्या कायद्याच्या ज्ञानाची कीर्ती ऐकून आपल्या केसेस घेऊन त्यांच्याकडे येत मग ती स्वतची ताई महाराज चिरोल केस असो वा साधी सामान्य माणसाची विजापूर जिल्ह्यातल्या वतनदार सधन संसारी माणसावर तिथल्या सरकारचा रोष झाला आणि त्या कलेक्टरने त्या माणसाची सगळी संपत्ती जप्त केली मात्र त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांना ती संपत्ती मिळण्याची सोय त्यात होती त्या, त्या माणसाचं सुख हरपलं त्याने मोठे मोठे वकील नेमून दाद मागितले पण कुठेच दाद लागेना आता आपल्या कुटुंबाला अन्न मिळायचं तर त्याच्या त्याच्यासमोर त्याने आत्महत्या करण्यावाचून पर्याय राहिला नाही पण एका शुभक्षणी त्याला लोकमान्यांच्या कीर्तीची आठवण झाली मरण्यापूर्वी एकदा प्रयत्न करून पहावा म्हणून ते गृहस्थ पुण्याला आले त्यांची सगळी हकीकत लोकमान्यांनी ऐकून घेतली आणि म्हणाले तुम्ही माझ्यासाठी एक कराल का जो माणूस जीव द्यायला तयार होता तो काहीही करायला तयार होता लोकमान्यांनी मग त्याला संन्यास घ्यायला सांगितलं संन्यास घेतलेल्या माणसाचा श्रमीचा त्याच्या स्थावर जंगम संपत्तीवर हक्क राहत नाही संन्यास घेतल्याने कायदेशीरपणे तो मृत म्हणून मानला जातो या गृहस्थाने संन्यास घेऊन कलेक्टरला कळवलं तेव्हा तो कलेक्टर पुण्याच्या चित्पावनाने हा सल्ला दिलेला दिसतोय असं उघडपणे म्हणाला शेवटी कलेक्टरला सर्व संपत्ती त्या गृहस्थांच्या कुटुंबाला द्यावी लागली ताई महाराज प्रकरणात त्यांची केस चालू होती तेव्हाची गोष्ट पी पी खरे ताई महाराजांकडून केस लढवत होते एक दिवस कोर्ट संपल्यावर तुमच्या जागी असतो तर कधीच ही केस जिंकलो असतो असं लोकमान्य खऱ्यांना म्हणाले त्यांच्याकडून ज्ञान काढून घ्यावे म्हणून खऱ्यांनी त्यांना चिथावलं आणि हे सुद्धा तावा तावाने आपल्याविरुद्ध कसं बोलावं हे त्यांना शिकवायला लागले त्याबरोबर लोकमान्यांच्या वकिलाने त्यांची बाही पकडून बाहेर काढलं आणि त्यांना रागावले तेव्हा लोकमान्य शांतपणे आपल्या वकिलाला म्हणाले अरे शत्रूला आपली शस्त्र दाखवून मग त्याच्याशी लढण्यातच खरा पुरुषार्थ आहे आणि युद्ध कौशल्यही एवढा स्वतःवर त्यांचा प्रचंड विश्वास होता सरदार विंचूरकर केसमध्ये विंचूरकरांच्या वतीने प्रसिद्ध वकील चांदोरकर केस लढवत होते सख्खाभाऊ आणि सावत्र भाऊ त्यांच्यात सख्खाभाव हा जवळचा वारस ठरतो असं आहे पण सावत्र चुलता आणि सख्खा चुलता अशी दूरदूर जाणारी नाती असली तर ती केव्हा एकाच पातळीवर मानली जातात यावर खल सुरू असताना विंचूरकरांनी लोकमान्यांची गाठ घेतली त्यांनी चांदोरकरांना आपल्याकडे पाठवून द्यायला सांगितलं पण चांदोरकरांनी ते नाकारलं तेव्हा लोकमान्य म्हणाले त्यात काय चला मी त्यांना जाऊन भेटतो लोकमान्यांनी धर्मशास्त्राच्या पोथ्या काढून कायदेशीर नातं कोणतं यावर स्वत अभ्यास करून निर्णय दिला आणि हा सगळा खटाटोप स्वतच्या अंगावर घेऊन त्यांना मदत केली इतकंच नाही तर दोन्हीकडच्या पक्षांना त्यांनी काय काय बोलायचं हे घटवूनही घेतलं तरी चांदोरकरांना सगळं उमगलं नाही म्हणून विंचूरकरांच्या परवानगीने स्वतः लोकमान्यांना भेटायला गेले यावेळी मात्र त्यांचा ताठा कमी झाला होता पण तेव्हाच लोकमान्यांच्या घरातले तिघेजण प्लेगने मृत्यू पावले होते त्यात ते त्यांचा थोरला मुलगा विश्वनाथही होता म्हणून लोकमान्य मदत करतील की नाही याची चांदोरकरांना थोडी शंका होती पण तरीही ते गेले लोकमान्यांचा सल्ला घेतला पण चांदोरकरांना नीट सगळं समजलेलं नाही हे त्यांच्या लक्षात आलं म्हणून ते स्वतः उलटबाजूचे झाले आणि त्यांनी चांदोरकरांकडून केस घटवून घेतली आणि दुसरीकडे विंचूरकरांच्या विरुद्ध पक्षाचे वकील होते लोकमान्यांचे परममित्र दाजीसाहेब खरे एकदा मदत करायची म्हणजे करायची दिलेला शब्द परत कगे फिर लोकमान्य एकदा सब जज मित्राक विश्रांति लज्ज अतिशंकेखोरपण गतिमंद होते समझ ही मिले लोकमान्य कहने बोबर घरी बसलबसल मित्रा की सगी तुंबले जजमेंट्स स्वतः लिहन काम हल्क सोलापुर एक टिड़क नावाचार मानूस स्टैम्प लिखना धंदा कर था था। तो नेहमीच आपल्याजवळ कुरहाड बाळगली लोक त्याला कुऱ्हाडी टिळक म्हणत एकदा रेवरंड रायचंद नावाच्या गुजराथ्याशी त्यांचं कडाक्याचं भांडण झालं आणि त्या टिळकांच्या कुऱ्हाडीने तो माणूस मेला त्याच्यावर खटला भरला गेला तेव्हा त्या लोकमान्यांना पत्र लिहून मी फक्त तुमचा आडनाव बंधू आहे पण माझ्या हातून असा असा गुन्हा घडला आहे तरी तुम्ही मला मदत कराल का असं पत्र लिहिलं लगेच लोकमान्यांनी त्या गावातल्या आपल्या मित्रांना त्याचं वकीलपत्र घ्यायला सांगितलं आणि त्याच्या चौकशीची तारीख कळवायला सांगितले त्यानंतर त्याच्या चौकशीच्या तारखेस स्वत हजर राहिले आणि उत्तम मदत करून त्याला दोषमुक्त केलं बडोद्याला बापटांची केस चालू असताना त्यांच्या अवतीभोवती गुप्त पोलिसांचा सोळसुळाट असला तरी लोकमान्य बेधडक एकटे फिरत लोकमान्यांनी ते पाच सहा दिवस सहन केलं आणि नंतर शेवटी बडोद्याच्या दिवाणांना चिठ्ठी लिहिली तुमचे हे पोलीस किंवा डिटेक्टिव्हचे शिपाई माझ्या मागून फिरतात परंतु मी कुठे कुठे जातो आणि काय काय करतो ते त्यांना कळत नाही म्हणून त्यांचे आणि आपले श्रम वाचवण्यासाठी मी आपली डायरी कोठे गेलो काय केले याबद्दलची उद्यापासून नियमितपणे पाठवी जाईन चिठ्ठी पोचल्याबरोबर पोलिसांचं मागेमागे फिरणं बंद झालं ताई महाराज प्रकरणात तर त्यांनी आपली सारी बुद्धीपणाला लावली